गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान भूक आणि झोप सुद्धा विसरून जातो गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही आतापर्यंत आपण पड़ कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या असतील ना त्या मोजता तरी येतील का गोष्टी कितीतरी प्रकारच्या असतात झाडाफुलांच्या पशुपक्ष्यांच्या राजाराणीच्या शूरवीरांच्या जादूचा, खूप पूर्वीच्या काळातल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गमती जमतींच्या नाही तर विचार करायला लावणा या गोष्टी येतात तरी कुठून याचा तुम्ही कधी विचार केला आहे का मत चला तर आज आपण गोष्टीचीच गोष्ट ऐकूया एका गावात एक माणूस राहत होता एक दिवशी त्याच्या मित्रानं त्याला एक गुपित सांगितलं बरेच दिवस त्यानं हे गुपित कोणालाच सांगितलं नाही मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले अखेर एक दिवस न राहून त्यानं ते गुपित आपल्या बायकोला सांगितलं मग काय त्याच्या बायकोचं पण पोट फुगू लागले तिला पण हे गुपित लपून ठेवायला जमेना मग बागेत जाऊन तिनं एका खड्ड्याला हे गुपित सांगितलं आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला काही दिवसांनी त्या खड्ड्यातून आलं एक झाड त्या लाकराची कोणीतरी एक बासरी केली बासरीनं ते गुपित सगळ्या दावाला सांगितले आता आफ्रिका देशातली आणखी एक गोष्ट ऐका खूप वर्षांपूर्वी एक होता उंदीर तो सगळीकडं बागडत असे राजाच्या महालात झोपडीत घरात असा सगळीकडं फिरायचा घराच्या भिंतीतल्या एका भोकात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे त्याला या गोष्टी फारच आवडत असत उंदीर काय करतो ते कोल्ला लपून छपून बघत असे एक दिवस कोल्ह्यानं तो खड्डा उकरायला सुरुवात केली कोल्ह्यानं जसा खड्डा उकरायला सुरुवात केली तशा गोष्टी बाहेर येऊन सैरा वैरा लागल्या त्या दिवसापासून आजपर्यंत